पंचतंत्र लेखक काशिनाथ अनंत जोशी आणि पांडुरंग रामचंद्र ढांभेरे वाचक मिलिंद कव्हाणकर तंत्र पहिले मित्र कथा ते विसावी एका नगरात एक ब्राह्मण राहत होता तो चांगला सतप्रवृत्त होता परंतु गेल्या जन्मी दुर्दैव म्हणूनच की काय त्याला चोरी करायची वाईट सवय लागली एकदा त्याच्या येथे दुसऱ्या गावातले चार ब्राह्मण काही खरेदी करण्यासाठी बरेच पैसे घेऊन आले त्या पाहुण्याचे सुभाषिते वगैरे पेरून तो त्या चार ब्राह्मणांजवळ बोलत त्यांच्या मनामध्ये आपल्या विषयी विश्वास उत्पन्न होईल अशा तऱ्हेने प्रयत्न करू लागला ते ब्राह्मणही आपल्या माल विकून त्यांची रत्ने खरेदी करून आपल्या कमरे भोवती बांधून आपापल्या आप गावी जावयास जाऊया त्या ब्राह्मणाला अजून पर्यंत संपत्तीवर डल्ला मारता आला नव्हता व ते जायला निघाले होते तेव्हा आता काय करावे याचा तो विचार करू लागला येत सोडू नये म्हणून तोही त्यांच्या दुसऱ्या गावी जायला निघाला वाटेत कुठेतरी विषप्रयोग करून त्यांना ठार मारावे असा त्याचा बेत होता त्यांच्या मागे लागून मला आता तुमच्याबद्दल प्रेम आणि आपुरती वाटू लागली आहे तरी तुम्ही मलाही बरोबर घेऊन चला असे म्हणून परवानगीची वाटही न पाहता त्यांच्या बरोबर निघाला वाटेत त्यांना एक अरण्य लागले अरण्या लाग हे अरण्यात कावळे ओरडू लागले अरे भिल्लांनो हे वाटसरू हजारो रुपयांचे धन घेऊन चालले आहेत तर त्यांना लुटून त्यांचे धन हरण करून घ्या कावळ्यांचे हे ओरडणे ऐकून भिल्ल धावतच आले व काठ्यांनी त्यांना मारून जखमी करून त्यांची बोचकी त्यांनी हिचकावून घेतली व ती तपासून पाहू लागले परंतु त्यांना ढंग सापडे ना तेव्हा ते म्हणाले आजपर्यंत कावळ्यांचे शब्द केव्हाही खोटे झाले नाहीत तेव्हा तुम्ही द्रव्य कोठे लपवून ठेवले आहे ते सांगा नाही तुम्हाला ठार करू शरीरात कोठेही लपवून ठेवले असले तरी तुमच्या शरीराचे तुकडे तुकडे करून ते आम्ही घेऊ भिल्लांचे हे कठोर उद्गार ऐकून तो चोर ब्राह्मण मनात विचार करू लागला मरण काय आज ना उद्या येणारच आहे गाय मित्र व ब्राह्मण यांचे साठी प्राणत्याग केला तर स्वर्ग मिळतो मी जर माझ्या शरीराचे तुकडे करून पहा म्हटले आणि माझ्या शरीरात त्यांना काहीच द्रव्य सापडले नाही तर ते भिल्ल या चौघांना तरी जीवे सोडतील असा विचार करून तो त्या भिल्लांना म्हणाला बाबांनो मला ठार करून खात्री करून घ्या भिल्ल त्याला ठार करू पाहतात तो काय हा खरा कफलक त्याचे प्रमाणे त्याचे सोडून दिले म्हणून म्हणतो मन की पंडित शत्रा संवाद चालू असताना संजीवक व पिंगलक यांचे युद्ध चालूच होते परंतु पिंगलकाच्या तीक्ष्ण नखांपुढे शाही न चालून संजीवक लवकरच जमिनीवर मरून पडला त्याला मरून पडलेला पाहतात त्याच्या एक एक गुणाची आठवण होऊन पिंगलकाच्या हृदयात कालवा कालव होऊ लागली संजीवकासारखा थोर मित्र आपण हे कृतघ्न व विश्वासघातकी यांना शेवटी नरकातच पडावे लागते त्याच्या गुणांचे आपण दरबारात कौतुक करीत होतो तेव्हा त्याला मारल्यावर आता दरबारात आपण कसे तोंड दाखवावे अगर त्याची निंदा तरी कशी करावी असा विचार त्याच्या मनात थैमान घालू लागला शोक करीत असताना द्या जवळ जाऊन म्हणाला गवत खाणाऱ्या संजीवकासाठी तुम्ही तुम्हाला असे शोभत नाही त्याने तुमचा द्रोह केला होताना मृदू राजा अभक्ष भक्षण करणारा ब्राह्मण निर्लज्ज स्त्री दुष्टबुद्धीचा सहकारी व कामात सुकार्पणा करणारा सेवक त्यांचा त्याग करावा हीच खरी राजनिती आहे दमनकाचे हे बोलणे ऐकून रिंगणकाने त्याला आपला अमात्य केला व तो सुखाने राज्य करू लागला मित्रभेद तंत्र समात